पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण छत्तीसावे दक्षिणेकडील सफर मी हवा पालटण्यासाठी जावे व थोडीशी विश्रांती घ्यावी असा आग्रह माझ्या डॉक्टरांनी धरल्यामुळे मी एक महिनाभर सिलोनमध्ये जावायचे ठरविले हिंदुस्तान देश मोठा खरा पण मी कुठेही गेलो तरी मानसिक विश्रांती मिळण्याचा संभव मला मुळीच दिसत नव्हता हो कारण मी जेथे जाईन तिथे राजकीय सहकारी मला भेटणार व तेच तेच प्रश्न मला भंडाऊन सोडत राहणार हे ठरलेलेच होते हिंदुस्तानच्या अगदी नजीकचा देश म्हणजे सिलोन म्हणून कमला इंदिरा व मी सिलोनलाच गेलो 1927 साली युरोपहून परत आल्यावर पत्नीला व मुलीला बरोबर घेऊन केलेली ही माझी पहिली सफर त्यानंतर अशा सफरीचा योग पुन्हा आला नाही आणि पुढे तसा योग कधी येईल की नाही याची शंकाच आहे सिलोनमध्ये देखील नुवारा एरिया ये येथे दोन आठवडे जी काय विश्रांती मिळाली तेवढेच इतर ठिकाणी सर्व दर्जाच्या लोकांनी आमच्यावर सत्काराचा व मित्रभावाचा जो मारा केला त्याखाली आम्ही जवळजवळ दडपूनच गेलो हे सौजन्य पाहून मनाला फार आनंद होईल पण पुष्कळ वेळा संकोचही वाटे नुवारा येलिया येथे आम्ही राहत होतो तेथेही मजूर चहाच्या मळ्यातील कामकरी वगैरे लोक कित्येक मेळावरून येत व रानफुले भाजीपाला लोणी वगैरे जिन्नस भेटी दाखल आणत एकमेकांशी बोलणेही आम्हाला शक्य नव्हते एक एकमेकांकडे पाहून थोडेसे स्मित मात्र आम्ही करीत असो त्यांनी दिलेल्या भेटींनी आमचे घर फुलून जात असे त्या वस्तू आम्ही स्थानिक रुग्णालयात आणि अनाथालयात पोचत्या करीत होतो पुष्कळ प्रसिद्ध ठिकाणी व इतिहास प्रसिद्ध स्थळे आम्ही पाहिली अनेक बुद्ध विहारांना भेटी दिल्या जंगलातून हिंडलो अनुराधापूर येथील बुद्धाचा बद्ध पद्मासनस्थ पुतळा मला अतिशय आवडला डेराडून जेलमध्ये असताना माझ्या एका सिरोणी मित्राने पाठवलेल्या ह्या पुतळ्याचे छायाचित्र मी कोठडीतील माझ्या लहानशा टेबलावर ठेवून दिले होते त्या चित्राचा सहवास मला किती मोलाचा वाटत असे बुद्धाची ती धीरगंभीर मुद्रा पाहून मला शांतीचा सा व सामर्थ्याचा लाभ होई, व विषणतेचे विचार मनातून दूर जा बुद्धाबद्दल मला नेहमीच आदरभाव वाटतो या भावनेचे वृत्तकरण करणे फार अवघड आहे परंतु इतके मात्र सांगता येईल की तिचा धर्माशी काहीही संबंध नाही बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा मोह माझ्या मनाला पडलेला आहे ही माझ्या मनावर अशीच विलक्षण छाप बसलेली आहे विहारात रस्त्यावर अनेक बुद्ध भिक्षू मला दिसले त्यांना सर्वत्र मान देण्यात येत असे त्यांची चर्चा शांत दांत अशी दिसत होती जगातील चिंतेपासून ते अलिप्त आहेत असे वाटे बुद्धीची चमक मात्र त्यांच्या डोळ्यात नव्हती मनामध्ये रात्रंदिन चाललेल्या युद्धाच्या प्रसंगाच्या खुनाही त्यांच्या चेहऱ्यावर आढळल्या नाहीत अथांग सागराकडे गंभीरपणे वाहत चाललेल्या नदीप्रमाणे या मानवी जीवनाचा ओघ त्यांना भासत असावा मला त्यांच्याबद्दल किंचित हेवा वाटला त्यांच्याप्रमाणे आपणालाही शांतीधाम लाभावे म्हणून जरा तळमळ उत्पन्न झाली पण मनात मी जाणून होतो की कल्लोळातून व वा वादळातून आपणाला आपली जीवन नौका हकावायची आहे आणि बाहेरच्या वादळांतकीच प्रचंड वादळे माझ्या अंतकरणात देखील उठत असत मग माझ्या मनाची तरी नांगड टाकून वरवा करणार तरी कोठे आणि वादळाच्या माऱ्यापासून बचाव करील असे निवाऱ्याचे बंदर मला गवसले तरी तेथे मला सुख वाटेल असे कशावरून पण काही काळ सिलोनची भूमी मोठी रम्य वाटली मनात आले की भूती, स्वप्न सृष्टीची फुले उमलू द्यावीत आणि रिझविणारा व गुंगवणारा सुकोष्ण वारा अंग गोंधारात असता ते ते स्वस्थ पडून राहावे माझ्या त्या वेळच्या मनस्थितीशी सिलोनचे वातावरण जुळते असे होते ते वनश्री पाहून मी आनंदाने वेळा झालो पण हा विश्रांतीचा काळ लवकरच संपला आणि निरोप घेताना आम्हाला खरेखुरे दुःख झाले ते येथील व लोकांची मला वारंवार आठवण होते माझ्या तुरुंगातील लांब लचक कंटावा आणि जीवनात या आठवणीमुळे बऱ्याच वेळा विरंगुळा उत्पन्न झालेला आहे एक लहानसा प्रसंग मला आठवतो हो तो जाफना येथे घडला असावा आमची मोठं थांबवून तेथील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आमचे स्वागत केले विद्यार्थ्यांचे उत्साही आनंदी चेहरे डोळ्यात भरण्यासारखे होते त्यापैकी एक जण चटकन पुढे झाला व माझ्याशी आस्तोंदोलन करून मी प्रश्न विचारला नसताही म्हणाला मार्गात मी गुटमरणार नाही ते पाणीदार डोळे व तो करारी तरतरी चेहरा मला अद्याप आठवतो तो मुलगा कोण याचा मला पत्ता लागला नाही का कुणास ठाऊ पण आयुष्याच्या बिकट वाटेवर तो अडखळणार नाही घुटमळणार नाही अशी खात्री मला वाटत असत सिलोनून आम्ही थेट कन्याकुमारीला गेलो तिथून त्रावणकोर कोचीन मलबार मैसूर हैदराबाद वगैरे काही पुष्कळ पुढारल्या तर काही मध्ययुगात घुरत पडलेल्या हिंदी संस्थानातून प्रवास कला म्हैसूर व त्रावणकोर संस्थानात त्यावेळी थोडस राजकीय नागरिक स्वातंत्र्य मिळत पण आता ती नष्ट झाले आह मैसूर संस्थानात बंगलोर येथे प्रचंड जमूनदायापुढे माझ्या हस्ते राष्ट्रीय झेंडा उभारण्यात आला ध्वजस्तंभ उंच उंच असून लोखंडाचा होता मी इकडे परत आल्यावर थोड्याच दिवसांनी ध्वजस्तंभाचे तुकडे करण्यात येऊन राष्ट्रीय निशान उभारणे हा गुन्हा आहे असे फरमान मैसूर सरकारने काढले मी उभारलेल्या झेंड्याचा अशा रीतीने अपमान झाल्याचे ऐकून मला अतिशय वाईट वाटले ब्रिटिश हिंदुस्थानात कायदेभंग थांबविल्यापासून काँग्रेस ही कायदेशीर संस्था झालेली आहे पण त्रावणकोरमध्ये मात्र ती अद्याप बेकायदेशीर आहे मैसूर व त्रावणकोर या संस्थानांची राजकीयदृष्ट्या अशा प्रकारे पुच्छ प्रगती होत आहे है। हैदराबाद मध पु प्रगतीचा प्रश्न संभवत नाही कारण जे संस्थान कधीच पुढे सरकले नाही ती मागेतरी सरकणार कोठ राजकीय सभा नाहीत प्रतिष्ठित वृत्तपत्र नाहीत सामाजिक सभा नाहीत आणि प्रजाजनांची मन बिघडतील म्हणून बाहेरची वृत्तपत्रही आत येऊ देत नाही कोचिनमध आम्हाला श्वत येहुदी पहाव्यास सापडल त्यांची प्रार्थना बघाव्यास आम्ही गेलो होतो या फार पुरातन जमातींची संख्या झपाट्यानं घटत चालली आह कोचीनमधील त्यांच्या वस्तीची जागा पुराण जेरुसलेम शहरासारखी दिसत असेल असे, असे सांगतात मलवारच्या अंतर्भागात सिरियन चर्चच्या संप्रदायाना रूप चालणाऱ्या ख्रिश्चन लोकांच्या वस्तीची गावे या मी पाहिली युरोपच्या अगोदर पहिल्या शतकाच्या सुमारास ख्रिश्चन धर्माचा प्रसार हिंदुस्थानात झाला होता याची कल्पना आपल्या देशात फारच थोड्या लोकांना असेल दक्षिणेकडे नेसुरियन लोकांची एक वसाहत आम्हाला आढळली ती पाहून झालो आपल्या संप्रदायात सुमारे दहा लोक आहेत असे त्यांच्या धर्मगुरुचे म्हणणे होते माझी समजूत अशी की नेस्टोरियन पंत इतर पंतात केव्हा सुलीन होऊन गेला असावा हिंदुस्थानात त्याचा कधी काळी प्रचार झाला असेल याची तर मला कल्पनाही नव्हती पण एकेकाळी -एक या पंथाचे अनुयायी बनारसपर्यंत पसरले होते असे सांगण्यात आले सरोजिनी नायडू व त्यांच्या मुली पद्मजा व लैला मनी यांना भेटण्यासाठी आम्ही मुद्दाम हैदराबाद येथे गेलो होतो तिथे असताना पडदानशीन स्त्रियांची सभा त्यांच्या घरी भरली व कमलाने त्या सभेत भाषण केले पुरुषांनी केलेल्या धर्माविरुद्ध व रुढीविरुद्ध आपण लढले पाहिजे वगैरे तिच्या आवडत्या मुद्यांवरती बहुधा बोलली असावी यानंतर दोन तीन आठवड्यांनी एक मनोरंजक गोष्ट घडून आली तुमची भाषण ऐकल्यापासून माझी बायको विचित्र साळे करू लागली आहे माझे ती ऐकत नाही उलट जबाब देते इतकेच नव्हे तर चढेलपणे वागते वगैरे तक्रारींनी भरलेले एक पत्र पिसाळून गेलेल्या एका नोरोजींनी कमलेकडे पाठविले सात आठवड्यांनी आम्ही पुन्हा मुंबईला आलो व लगेच मी काँग्रेसच्या राजकारणाच्या प्रवाहात उडी टाकली हिंदुस्थानातील वाढती व वा बदलती परिस्थिती संयुक्त प्रांतातील किसानांची चवळ खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली खोफावत चाललेले लाल डगलेवाल्यांचे दळ बंगालमधील कळसास पोचलेला असंतोष व संताप सनातन बनलेला जातीय प्रश्न सरकार व काँग्रेस यांच्या सुरु असलेले अनेक मुद्द्यांवरील स्थानिक बखेडे वगैरे प्रश्न वर्किंग कमिटीपुढे दत्त म्हणून उभे होतेच शिवाय सारखा उपस्थित होणारा आणखी एक प्रश्न होता तो असा की दुसऱ्या मंडलाकार परिषदेला काँग्रेसने प्रतिनिधी पाठवावा की नाही व प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधींनी जावे की काय